नमस्कार श्रोतो आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 सात आनंदी रहा, आनंद लुटा, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव शब्द जे आहेत तुमच्या मनातले शब्द ज्यात तुम्ही पाहता सुख दुःख क्षणातले चला तर मग व्यक्त होऊया या कॉल सोबत हो चला तर व्यक्त होऊया <laughs> ओके okay. आणि पाहूया आपण कोणाचा कॉल आहे हॅलो हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार मॅडम खूप खूप स्वागत तुमचा हा खेळ शब्दांचा कविता द्यायची होती मला आपल्या कार्यक्रमात हो नक्कीच मॅडम स्वागत आहे मॅडम आणि बघ ना मॅडम की आम्ही एक चारोळी आता नुकतीच म्हटली आणि आम्ही असं म्हटलं की चला शब्दांशी खेळूया तुम्ही आणि आम्ही मिळून असं म्हणेपर्यंत आपल्या मॅडमचा फोन आला हा एकचुली काय ना दीपाली मॅडम आज आमचा शब्दच आहे ओढ तर आम्ही सुरुवात करायला तुमची ओढ इथपर्यंत यायला आहे या एक... आपली जी ओढ आहे ती आम्हाला जाणवली छान वाटलं आम्हाला बोला कार्यक्रमाविषयी एक खूप ओड लागून गेली कारण रविवारी माझी साप्ताहिक सुट्टी असते आणि मी अगदी आतुरतेने कार्यक्रमाची वाट बघत असते म्हणजे घड्याळ्यामध्ये कामाच्या व्यापातून कटी दोन वाजता हे लक्षात येत नाही म्हणून तेवढ्यासाठी मी मोबाईल मध्ये अलार्म लावून ठेवते कदाचित माझा कार्यक्रम मिस होऊ नये थँक्यू थँक्यू स्वागत आहे मॅडम आपण तुमची कविता ऐकायची हो मॅडम मी ऐकवते ओढ या शब्दावरच आहे कविता ओढ तुझी लागता मनात मी सुखावले ओढ तुझी लागता मनात मी सुखावले ओढीने तुझा सख्या मन आनंदने शृंगार रोज नवा रोज नवा नखरा हो। ओढीने सख्या तुझा चेहरा रोज हासरा नयनातील काजळास ओढ तुला पाहण्याची नयनातील काजळास ओढ तुला पाहण्याची ओढीने मग तुझ्या होते दाटी आसवानची तुझ्या विचारांचा स्पर्श तुझ्या विचारांचा स्पर्श मनास माझा सुखावतो ओड तुझी अशी प्रिया तू मन वेळावतो भे, भेटशील जेव्हा तू भेटशील जेव्हा तू ओढ ओढ ही संपेल का साजना सांगना तू माझा होशील का वा, वाप छान कविता आहे मॅडम आणि खूपच छान कविता अप्रतिमाशी कविता ओढ या विषयावर आपण ऐकवली लिखाण आहे पण लिखाणाचं माध्यम जे आपल्या माध्यमातून मला मिळते की माझे जे शौदा आहेत ते इतरांच्या मनापर्यंत पोहचतात त्याच्यासाठी ते शी हो। मी तेजस्वी मॅडम आभार मानतो कारण तुमच्यामुळे आम्ही शब्दांशी खेळायला शिकत आहोत स्पेशली मी कारण <laughs> सरांशी तर गरज नाही ते एक्सपर्ट आहेत मी प्रॅक्टिकली शिकायचा प्रयत्न करते तुमच्या सगळ्यांमुळे आणि खरंच खूप छान वाटतं खूप छान वाटलं आपण कोण केला आपला परत एकदा आभार आणि श्रोत्यांश सात पॉइंट आठ आपण दर रविवारी दोन ते तीन या वेळेमध्ये मी आर्जे कैलास आणि आमच्या दोघांसोबत आपण हा कार्यक्रम लाईव्ह शो ऐकत आहोत आणि या कार्यक्रमाच नाव आहे हा शब्दांचा तेजस्वि बोलत होतो की ओढ म्हणजे हा ओढ हा जो शब्द आहे हा शब्द जरी आपण ऐकला तरी आपले अगदी कान तृप्त होतात त्याच कारण असं आहे की ओढ मग ती कुणामध्येही असू शकते बरबर ओढ़ ओढ़ दोन मना मधे ओढ़ मैत्रीत ओढ़ दोन शब्द मधे सुधा ओढ़ प्रेमा मध्युढ़ भावना मधे सुधा ओढ़ा मनसा मध्य ओढ़ हिस्से प्रत्येक गोष्टी मध्ये असते मात्रांमध्ये सुद्धा मला वाटतं एक है है। हो, तर, मेसेज येतोय हो नक्कीच सौ सुचित्रा पवार तासगाव सांगलीवरून आपल्याला आहे नक्कीच मी वाचून दाखवते की ओढ तुझ्या भेटीची हो, सख्या का सतावते ओढ तुझ्या भेटीची सख्या का सतावते जिथे तिथे मला तुझेच भास देते वा खूप छान अशी चारोळी होती आणि मला असं वाटतं दुसरी कविता आहे आणि सर ती नक्की तुम्ही वाचून दाखवावी हो निश्चितच आणि मला आवडेल की दुसरी जी कविता आहे ती कविता आपल्याला बंडोपंत कुलकर्णी सोलापूर यांनी पाठवलेली आहे पण त्याआधी आपल्याला एक कॉल आपण कॉल घेऊया नक्कीच नमस्कार हॅलो हा हॅलो नमस्कार नमस्कार तेजस्वी नमस्कार आपण कोण बोलताय मॅम आणि कुठून बोलताय तेजस्पणी मी सुचित्रा अशोक कुंचमवार बोलते नवी मुंबई मधून स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे तुमचं थँक थँक आणि जसं की आजचा आमचा विषय ओढ आहे आणि खरंच तुम्हाला इतकी ओड आहे या कार्यक्रमाची हे, हे पाहून आनंद झाला खूप आनंद झाला हो तेजस्वी खरंच खूप उत्सुक होते मी दोन कधी वाचत आणि माझा कॉल कधी लागतोय आणि माझी कविता मी कधी सादर करते तुमचा विषय इतका छान आहे सुंदर आहे की राहावलंच नाही असं वाटत होतं पटकन माझा नंबर लागावा आणि पटकन मी तुमच्या समोर कविता मी ऐकवला समजली म्हणजे तुमची भावना या ओढ समजली आणि आम्ही सुद्धा जी कविता आहे ती ऐकण्यासाठी आम्ही आम्हीच नाही नुसतं मी आणि तेजस्वी जी सर्व श्रोते सुद्धा ही आपली कविता ऐकण्यासाठी खूप आतुर आहेत आणि माझ्या कवित मी कविता जी सादर करणार आहे ओढ ती खरं पाहिलं तर माझा मुलगा खूप आर्मी मध्ये जाण्यासाठी उत्सुक आहे लहानपणापासून आणि तो त्याची आता तयारी देखील करत आहे तो हो. आर्मी अकॅडमी मध्येच आहे आता सध्या हो, हो. तर माझी जी कविता आहे तर मी त्यालाच डोळ्यासमोर ठेवून लिहिलेली आहे आपलं तर माझी मी कविता सादर करते माझ्या कवितेचं नाव आहे ओढ ओढ आहे तुला ओढ आहे बाळा तुला देशसेवेसाठी सैन्यात जाण्याची ओढ आहे बाळा तुला देशसेवेसाठी सैन्यात जाण्याची तुझी ही ओढच घेऊन जाईल स्वप्न पूर्ती करण्या तुझ्या स्वप्नांची वा वाशील वा, तो देशाचा उदयोनुख जवान होशील तू देशाचा उदयोन्मुख जवान अभिमान वाटेल आम्हाला तुझा देश आणि मायभूमीच्या रक्षणा बाल निघाला सैन्य दलात माझा ओढ तुला त्या तिरंग्याची ओढ तुला त्या तिरंग्याची त्याच्या रक्षणा आहो रात्र रात्रीचाही दिवस करून तू रात्रीचाही दिवस करून तू राखशील या झेंड्याचे पावित्र्य छाती ठोक पने ओरडून सांगशील जगाला छाती ठोक पने ओरडून सांगशील जगाला ही मायभूमी मी तुझा जवान ही मायभूमी मी तुझा जवान प्राणपणाने लढेन अखेरच्या श्वासापर्यंत प्राणपणाने लढेन अखेरच्या श्वासापर्यंत तिरंग्यात लपेटून आलो तरी वाटेल अभिमान वा वा, वा। तिरंग्यात लपेटून आलो तरी वाटेल अभिमान वा। ज्यांना आहे ओढ देशसेवेची ज्यांना आहे ओढ देशसेवेची ते करत नाहीत आपल्या प्राण्यांची पर्वा ज्यांना आहे ओढ देशसेवेची ते करत नाहीत आपल्या प्राणांची परवा भारत मातेला पाहिले कुणी वाकड्या नजरेने भारत <laughs> मातेला <laughs> पाहिले कुणी वाकड्या नजरेने धन्यवाद आपण कॉल केला आणि तेजस्विनीजी आपण पाहिलं की आत्ताच आपण ओढ ह्या विषयावर वेगवेगळ्या व्यक्तींना वे वेगवेगळी वे ओढ आहे असं म्हणत होतो तर आता <laughs> जी कविता मॅडमने आपल्याला ऐकवली आपण पाहिलं की देशाबद्दलची अतिशय म्हणजे भाऊस्पर्शी अशी ओढ आहे खरंच खूप छान वाटलं सुचित्रा मॅडम तुमच्याशी बोलताना आणि तुमची कविता ऐकताना खरंच तुम्ही तुमच्या मुलांमधली मुलामधली ती ओढ पाहिली आणि आम्ही इथं बसून आमच्या लिस्नर्स ला ऐकण्याची ओढ आम्हाला पण लागली आता मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि माझी ओढ आता पूर्ण झाली आणि पूर्ण झाली म्हणून इथेच नाही थांबणार आहे तर मी नेहमी नेहमी तुमच्या कार्यक्रम दर रविवारी आम्ही तुमच्या कॉल ची आय ठेवणार आहोत या ओढच्या आणि फोन केला त्यासाठी धन्यवाद खूप खूप धन्यवाद तर आपण ऐकत होतो की जी ओढ आहे ऍक्च्युली मला असं वाटतय कवी करायला हो की आम्हाला ती कविता ऐकायची आहे जी बंडोबंत कुलकर्णी कविता हो हो तर मी आपले सोलापूरची मी पण सोलापूरच आहे त्यामुळे <laughs> तीही एक ओढ <ओड़ा> आहे <laughs> तसे तर मला सगळ्या श्रोत्यांना ऐकण्याची आणि त्यांच ऐकण्याची आणि त्यांना ऐकवण्याची ओढ आहे इथ श्रोत्यांना त्यांचं ऐकून सुरू करण्याआधी मी एक गोष्ट मांडू माझी हो, स्वतःची हो, हो, हो, मीन्स जेव्हा मी रात किंवा हमसफर या शो मध्ये बसलेले असते हो। तेव्हा मला अपेक्षित असतो आणि माझी ओढ असते की सोलापरून पहिला यावा <laughs> हो ना हो ना ऐकणारे सगळे श्रोते आपल्याला खूप जवळचे असतात कारण ते वेळ काढून आपल्याला ऐकतात ते आपल्याशी शेअर करतात आणि निश्चितच पंडोपंत कुलकर्णी मी कविता सादर करतोय ओढ आहे शीर्षकाखाली क्षितिजाज टेकता रवी मिलनाच्या ओढीत संध्या अवतरते क्षितिजाज टेकता रवी मिलनाच्या ओढीत संध्या अवतरते संध्या तेव्हा नशेत धुंद फुंद निशा होत ओढीने कुशीत पोहडते मन मन रिते मन ओढीत राहत तव आशेची मुला यमती चादर पांघरते वाढ संपविते एकटे पण विचार ओढ संपविते एकटे पण विचार आने कातिल एकत्व पाहते। मिलनाचा अनुभव एकत्व मिलनाचा एकत्व तरीवर दृष्टि शेवटी सादर करते तर सत्यपन कटु भाषे ओढ़ी तो सत्यपन कठू भाषे पे मिलना की परिभाषा नड़ते परिभाषा नड़ते ही प्रकारे स्वीकारा ओडिला स्वीकारा दर्शन संपित अतिमा कविता बंडोपंत कुल सर सोलापुर मेसेज खूब आभार सर अपने कार्यक्रम मध्य सहभागी बदल ओ, है। है। Actually, हो निश्चित तर ओडीचा जो विषय आहे आपण पाहताय आणि मला वाटतं ऍक्च्युअली काय नाही आज कैलासजी आज ओढ आहे हॅलो हॅलो हॅलो कोण बोलत कुठून बोलताय सर हॅलो मॅडम बालगोपाल चिंकवडून बोलते आहे मॅडम आ, आपला आता मी कार्यक्रम ऐकत आहे ओढ याच्यावरच अतिशय छान खूपच छान आहे आणि वेगवेगळ्या वेग प्रकारची जी ओढ आहे त्या एका ओढीचे जे वेगवेगळे वेग पैलू आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला समजत आहे पैलू उलगडून मला वाटतं जसं एक छान पूल तयार होत त्या हो। पद्धतीचं एक ओभीच फूल हे आपलं तयार होत आहे त्या ओभीली एक पाकळी मला वाटतं माझ्याकडनं मा, व्हावी चारोळी आपल्याला निश्चितच आपलं खूप खूप स्वागत आहे आम्हाला आमच्या सर्व श्रोत्यांना आवडेल एक चारोळी आहे माची हो। हा आणि हे ओढ मला असं वाटतं की ही ओढ जी आहे हो। ती अशी ओढून टाणून आणलेली नसावी जी आहे ती आपून आलेली असते जेव्हा आपून हो। आलेली ओढ असते हो। ती आपल्याला पूर्णत्वाकडे नाही असते त्यामुळे हो। हो। मी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणलेली ओढ काय कामाची आणलेली ओढ काय कामाची नंतर कडक्या नि कामाची वाढ पाहिजे सरिते समज ओड़ पाहिजे सरिते समज सागराती मिळणारी बेमालूम मिळता जोड सर्व लाटा सांभाळणारी बेमालूम मिळता जोड सर्व लाटा सांभाळणारी खूप छान अशी तुमची चारोळीच्यामध्ये एकदम चांगला प्रकारचा जे दुसरा पैलू होता तो अतिशय छानपणे मॅडमनी सांगितलेला आहे आणि मॅडम रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ मध्ये कॉल केला त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि कायम आपण आमच्या शोशी जुडत राहा धन्यवाद तर आ, मला असं वाटते की आपल्याला हो, हो, एक एस सुद्धा आलेला आहे आणखी नक्की सुचिता बडोदा वरून त्यांनी एक खूप छान अशी चारोळी पाठवली तर मला नक्कीच ती चारोळी वाचायला आवडेल की ओड ओढ तुझ्यासाठीची ओड ओड अच्छा ओड ही एक आहे आणि शीर्षक आहे कस ना ओड शब्द वाचण्यामुळे आले की चारवडीत हि तर शब्द सुरू झाला तुझ्यासाठीची ओढ घोर लावी जीवा वा तुझ्यासाठीची ओढ घोर लावी जीवा संपले त्रे स्पंदने तुझ साठी घेईन जन्म नवा वा खूप सुंदर म्हणजे कसं आहे ना की जसं मॅडमनी मागाशी कॉल करून म्हणलं की ओड ही वाला संपूर्ण ओढ ने आणावी आणि ती खरस ती गोष्ट मला पटली की ओड एखादी गोष्ट मनापासून वाटते एखाद्या व्यक्ती बद्दलची एखाद्या वस्तू जी ओढ आहे ती मनापासून जेव्हा येते तेव्हा ती खरंच पूर्णत्वाला नेते निश्चितच नाही आणि तेजस्विनीजी तुम्हाला असं नाही का वाटत की मी तुमच्या शेजारी बसलोय पण तुम्ही माझ्यावर अन्याय करताय कविता चारोळी सादर करण्याची संधी दिलेली नाही आज तुम्ही श्रोत्यांच्या ओढ आहे त्या ओढीमध्ये आपण अगदी नहून चिंब झालोत आणि खरंच मलाच विसरलं की कसं आहे <laughs> ना म्हणजे हा भांडू शकता कारण असं आहे की दोनच दिवस झाले दोन तीन रविवार झाले शिकले मी पण खेळायला शब्दांसोबत <laughs> आणि त्याच्यामुळे एक श्रोत्यांबरोबर एक ओढ वाटली परंतु कसं आहे ना आ, ही ओढ तेव्हाच वाटेल जेव्हा आपण दोघेही आणखी एक कॉल येतो आपल्याला आपण कॉल घेऊ ही सुद्धा एक ओढ आहे हॅलो हॅलो हॅलो हा बोला कोण बोलत आहे कुठून बोलताय मॅडम मी मी मोबाईल वरून बोलते स्वाती काय हा बोला स्वागत आहे थँक्यू बोला ना मॅडम आपल्याला काय ऐकायला आवडेल मॅडम जसं की आज ओड हा मला एखादी कविता ऐकवायला आवडेल स्वागत आहे आपलं बोला नावितेचं नाव आहे ओढ प्रेमाची सात पाहुले मिळवणी आलेले या आयुष्याच्या सोपी साठी सात पाऊले मिळवणी आलेले या आयुष्याच्या सोपी साठी करावे प्रयत्न दोघांनीही एक एकमेकांच्या सुंटा या सु म्हणून निवांच्या रेशीम गाठी साथीदाराची साथ असावी प्रत्येक वर्णावरती साथीदाराची साथ असावी प्रत्येक वर्णावरती संशयाची जागा नसावी या विश्वासावरती हृदयात बांधावी घरे घट्ट मनाच्या भिंती सारखी नसावी भीती त्यांना पोखरणाऱ्या भुंग्यांची पण का रे जुरावा वाटे आज मला या वर्णावरती कुठे कमी पडले का सात या वाटेवरती सांग मला रे सख्या गप्प असा राहू नकोस सांग मला रे सख्या गप्प असा राहू नकोस फक्त दुरूनच माझ्या मनाचा खेळ चूक राहू नकोस किती गहिरला आहे कंठ माझा तुला याची जाणीव ती पण चळमवतो रे जीव माझा तुझ्या प्रेमासाठी फक्त निस्वार्थी प्रेम करावे ही अपेक्षा जगायचे होते फक्त एकमेकांसाठी म्हणूनच देवाने बांधल्या आहेत आपल्या गाठी समजून घे मला एकदा जीव झोरतो रे तुझ्यासाठी म्हणूनच म्हणते मन थोडस प्रेम दे या मनमोकल्या स्वभावासाठी म्हणूनच म्हणते थोडस प्रेम दे या मनमोकल्या स्वभावासाठी स्वाती काळी जी खूप खूप सुंदर अशी ओड या शब्दांवरील आपण कविता ऐकवली अतिशय प्रतिमा अशी कविता होती आणि आपण एकशे सात पॉइंट आठ या कार्यक्रमामध्ये कॉल केला आपण शब्दांचा या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला खूप छान अशी कविता ऐकवली त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद निश्चितच आणि थँक्यू थँक्यू जस की आपण त्याचे स्विनीजी आपण बोलत होतो की जी ओढ आहे श्रोत्यांची आपल्या बद्दलची जी, बद्दल जी, जी ओढ आहे ती आपल्याला वारंवार शब्दांमधून त्यांच्या ओळींमधून आपल्याला दिसते आणि जसं आपण म्हटलं की तुम्ही मला काही संधीच दिली नाही तर जर तुमची परवानगी असेल तर मी एक थोडीशी हिंदी आणि मराठी मिक्स असलेली चारोळी ऐकवतो हो आपल्याला सर्व श्रोत्यांना मी हा प्रश्न विचारू की तुमची आहे की ही माझ्या श्रोतेंची आहे नक्कीच कारण माझ्या आहेत म्हणून कारण कसं आहे ना की आ, मी हा प्रश्न ह्याच्यासाठी विचारला श्रोत्यांना की स्वतः कवी बसलेले आहेत आणि नेहमी जेव्हाही श्रोत्यांनी त्यांची चारोळी किंवा कविता ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांना उत्तर देण्याचाही प्रयत्न केलेला आहे प्रश्न केलेला आहे परंतु की आज आपल्याला प्रतिसाद त्यामुळे मला असं नाही वाटत की मी माझं काही जास्त सादर करावं आज माझी ऐकण्याची खूप इच्छा आहे खूप छान वाटत आपण <laughs> श्रोत्यांना ऐकतो ती पण एक ओढ आहे ना निश्चितच निश्चितच आणि जसं की मी ही चारोळी बद्दल बोलत होतो की एक चारोळी सादर करतोय खूप सारं बोलायचं असतं खूप सारं बोलायचं असत लगत हे जरासा तुमचे डर खूप सारं बोलायचं असतं लग्न जरासा तुमसे डर तू माझ्यासाठी एवढं कर तू माझ्यासाठी एवढं कर थांबले हात <laughs> वा वाच हे मराठी मिक्स निश्चित आणि म्हणूनच मला असं वाटतं कि आपण श्रोत्यांची ही कविता हो, मी ऐकवणार आहे छान हो, असं दिनेश चव्हाण सर स्वामी समर्थनगर धुळे रोड चाळीस गाव जिल्ह्या गाव सर आपण आमच्या शो मध्ये मेसेज केला आपली कविता ओड या विषयावरील त्याबद्दल तेजस्वी मलाही ओढ आहे ती कविता निश्चितच आणि जीवन प्रवास हो एक ओढ असं टायटल दिलेलं आहे छान अशी नावावरूनच समजते किती सुंदर ही कविता आहे नात्याची उसवणार नाही कधीही नाही फूल को आल असंख्य अड़चनी हरना नहीं कभी ही प्रेम सागर है सरना नहीं सत संगति ने पुले थकणार नाही कधीही विश्वासाची डोरही तुटणार नाही कधीही शेवटच्या चार पंक्ती पहाटे दिन कराचे उगवणे टळणार नाही कधीही जीवन प्रवास हा तुझविना ना ही जीवन हा, ना ना ही कशी ओ, कविता सादर केलेली आहे दिनेश चव्हाण सर यांनी तर सर आपण मेसेज केला खूप खूप आभार आहे आणि त्याची जी तुम्हाला एक गोष्ट सांगू का की ही जी दिनेश चव्हाण सरांची जी कविता आहे ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांना असं म्हणायचं आहे की तुझ्या तुझ्या विना तुझ्या विना घडणार नाही का काहीच कधी म्हणजे जीवन प्रवासामध्ये तू पाहिजे म्हणजे त्यांच्या शब्दात शब्दांमध्ये प्रचंड अशी ओढ आहे असं दिसून येत आणि त्यांनी सुंदररीत्या ही कविता सादर केली आणि जसे की आपल्याला एक हो। आ, आ, मेसेज पण आलेला होता अ आपल्याला आणखी आणखीन एक मेसेज आला सुचिता शिंपी हडोदा गुजरात त्यांची हो। एक चारुळी म्हणलं की येते मला तुमच्या कारण खूप छान प्रकारे सादरीकरण आहे आपलं त्याच्यामुळे आपण सादर करावी ते अच्छा मीच सादर करू ओके <laughs> <laughs> okay, कारण मलाही शिकायचं आहे हो, हो। ओढ जीवांची दोन नात्यांची ओड जीवांची दोन नात्यांची विच आणि मला वाटतं आणखी एक मेसेज आलेला आहे एक गावाच्या उडी विषयी जी आहे ती थी आपल्याला एक कविता पाठवलेली आहे अनुज केसरकर सर आणि आहे ते तर अनुज केसरकर सरांची कोकणात हो आणि आपण म्हणतो नेहमीच की आपलं कोकण कारण कोकणाला निसर्गाने खूप असं निसर्गाने वरदान दिलेलं आहे गावातली ओढ जी असते ना हो। ती खूप वेगळी असते ती आपल्याला शहरातून गावाकडे खेचून घेऊन जाते हा म्हणजे मी सांगू का लहानपणी शाळेला सुट्ट्या लागल्या हो। की गावाकडची ओड खेचते गावाकडची हो। माती खेचते ती ती ओढ अगदी वेगळीच आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक कॉल येतोय आपण लिस्नर ऐकूया ती एक ओढ आहे हॅलो हॅलो हॅलो कोण बोलते कुठून बोलतोय मॅडम नागपूर जिल्हा मॅडम तुमचं नाव खूप खूप स्वागत आहे मॅडम बोला मॅडम बोला नाही चारोळी ओढ हो निश्चित आहे स्वागत आहे हो, हो सादर करावी तर विषय आहे ओढ असावी लागते ओढ पती पत्नीमध्ये असावी लागते ओढ पती पत्नी मध्ये दोघांना एकमेकांची नाही एकमेकांची आपण कॉल केला त्याबद्दल आपली खूप खूप आभार तर हो ती तुम्ही गावाच्या ओढीविषयी कविता आणि जस की तुम्ही आपण चर्चा करत होतो की गावाची ओढच काही वेगळी असते हो आणि जेव्हा काही सण सुद्धा असतात आणि शहरात काम करणारे लोक जेव्हा सणासुदीला विशेषतः गणपती असेल गौरी असेल किंवा दिवाळी असेल गावाकडे जे सण जसा जसा तो जवळ येतो तेव्हा गावाकडची ओढ खेचून मिळते आपल्याला <laughs> <laughs> तर... तर ती गावाकडची ओढ ठीक आहे खूप लांब आहे परंतु एखाद्या छानशा कवितेने आपण गावामध्ये पोहोचूया हो निश्चितच ठिकस या नावाने शीर्षकाखाली त्यांनी कविता पाठवलेली आहे ओढी वि एक कविता ठीक आठवत नहीं आता एक कविता ठीक आठवत नहीं आता हृदया नहीं आता हृदयाला तस जा आठवणीत उत उसे कवलरू घर अंगण दारापुर तुड़ मरिया कल कौलरू घर अंगण दारापुर तुड़ मरिया कलस पुष्क वर्षा न पाला कुठल्या तरी पुस्तकात वाचल्यासारखा उरलं सुरलं ओसाड रान मोकट सुटलेल्या पायवाटा वाटा उरल सुरलं ओसाड सुटलेल्या पाय वाटा आपल्याच मस्तीत दारा पुढचा शेवगात तेवढा जीव गुंतून राहिला कुठल्या तरी संध्याकाळच्या भीतीने नव काहीच होता होताच सार जुनाट होत जाते नव काहीच होता होता सार जुनाट होत जाते अगदी mm. हातापाया संकट शेवग्याची मातीच तेवढी परत फिरवते माघारी घरात बसलेली म्हातारी शोधायला <laughs> त्याने पुढे असंही लिहिले की बालपण ठसरच झालं चव शेंगाची घेऊन पाना पानात बालपण घेऊन गेलं माग आठवणी ठेवून शेवग्याचा मोहर आता गळला असेल घहिरा घाव काळजाचा त्यालाही कळला असेल शेणामातीचं घर केव्हाच तुटले शेना मातीचं घर केव्हाच तुटलंय आणि शेवटच्या दोन डोळे आहेत शेवग्याच झाड मनात घर करून बसलंयच झाड चित्र केलेलं आहे की गावाकडचं पूर्ण असं चित्रण कि गावाकडं काय परिस्थिती आता असेल त्यांनी आपल्याला गावाकड घेऊन गेलेले हो नक्कीच म्हणजे एका डोळ्यासमोर ते कौलारू घर आणि ती माती आणि त्या समोर ते तुळस आणि शेवग्याचं झाड आणि मला वाटतो आपल्याला आगळा झाले मी दंग तुझ्यात ओढ तुझ्या प्रेमाची अशी राहिले ना मी माझ्यात वा, वा म्हणजे ओढ किती वेगवेगळ्या पद्धतीने ओढ हो, आहे आणि मला असं वाटते कि आपण एक छोटासा ब्रेक घेऊया कारण म्हणजे ओढ इतकी आहे की आपल्याला ब्रेक घ्यायची सुद्धा ओढ लागली नाही आम्ही लगेचच परतोय आपण ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम मी आरजे कैलास आणि आग... मी आरजे तेजस्विनी तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम एका छोट्याशा ब्रेक पुन्हा एकदा आपण स्वागत Oh, हो आणि वेलकम बॅक श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ फोनेरी आवाज या स्टेशन वर हा खेळ शब्दांचा हा लाईव्ह शो हा शो ज्याच्यामध्ये आपण कॉल करू शकता मेसेज करू शकता आणि आपली कविता चारोळी आम्हाला ऐकू शकता आमचा कॉलिंग नंबर आहे मेसेज साठी नंबर आहे <laughs> आणि मला वाटतं की आपण नंबर नंतर सांगू याच आधी कॉल घेऊया निश्चितच कोण बोलत कुठून बोलतय मॅडम मी कवित्री विजया पाटील नंदुरबार जिल्ह्यातून बोलते नवापूर येथून नंदुरबार जिल्हा अरे वा खूप खूप स्वागत आहे मॅडम आपलं हो आणि जसं आजचा विषय आहे ओढ तर तुम्ही कोणती कविता किंवा चारोळी म्हणणार आहात ओढ बद्दल ओढ बद्दल मी एक कविता केली आहे ती आपण आपली ओढ माझी या मनाला किती लागली सख्या रे ओढ माझी या मनाला किती लागली सख्या रे किंवा हाती रे जळे वीर हा सिरे रात दिन ध्यास सुधा तळमळे अंतराच रातीन ध्यास सुधा तळमळे अंतराच सांग कधी वाट पाहते स्वप्नात वाट पाहात स्वप्नात जीवल का असा कारेला माझ्या वरी जीवल का असा कारे ऋसलाच माझ्या वरी नको दुरुच बोला ते मी बोले न सत्तरी बोले न सत्तरी छळ असला लटकेत दुर राही ठरत असतो उगा मला लटकीच दुर राही कर तुला हिरे मजय काही, प्रिय काही। आता दुरी कधी भेटीच येणार सहा विना आता दुरी कधी भेटीच येणार मना लागली या ओढ कधी शांत रे होणार मना लागली या ओढ कधी शांत रे होणार कधी शांत रे होणार खूप खूप सुंदर अशी ओढ या विषयावर आपण कविता सादर केली सर्व श्रोत्यांना ऐकवलीत आम्हाला ऐकवलीत आणि आपण नंदूर वारीतून फोन केला त्याबद्दल आपले खूप खूप आभार आमच्या शो मध्ये असेच आपण जुळून राहा धन्यवाद पुन्हा एकदा कस ना ही ओढ अशी आहे की न थांबणारी ही ओढ आहे जसं कुणाची वेळेची ओढ असते कुणाची पुढची कविता आणि पुढचा मेसेज वाचण्याची ओढ असते आणि आपल्याला आणखी एक आणखी एक मेसेज आपल्याला आलेला आहे ओढ तर आणि त्याच्यामुळे ही ओढ अशीच असणार आहे त्याच्यामुळे मला आता ही कविता वाचताना येणार आहे कारण ओढ ऑलरेडी त्यांना लागलेली आहे तेजस्वीजी आपला जो हा हा खेळ शब्दांचा हा जो कार्यक्रम असतो हा दर रविवारी दोन ते तीन या वेळेमध्ये असतो परंतु आपल्याला ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय मला वाढवला पाहिजे आणि जोपर्यंत प्रतिसाद मिळत राहील तोपर्यंत आपण श्रोत्यांना कविता आणि चारोळींचा आनंद देणार आहे ऐकणार आहोत ऐकवत राहणार आहोत तर आपण पुढचा एक आलेला आहे तो आपण श्रोत्यांना ऐकू या कवितेच्या संदर्भातला हा ही जी कविता आहे ही कविता पल्लवी फडणीस मॅडम भोर म्हणून त्यांनी पाठवलेली आहे आणि ती कविता मी सादर करतोय आज तुला भेटायचे ती ओढ किती अनामिक आज तुला भेटायचे ती ओढ किती आणामी ती हुरहुर किती ती वेळेची आणि मनाची गालमेंट मनाची होणारी गालमेट मना आज मनाचे आज सगळेच वारू उधळलेत मनाचे आणि विचारांचे आज सगळेच वारू उधळलेत मनाचे आणि विचारांचे डोळ्यात एक निरभ्र आकाश दाटलय डोळ्यात एक निरभ्र आकाश दाटले। त्या आभाळात विचारांचं आणि आशेचे पक्षी उडतायत ते पक्षी शोधतायत आपले आडूसे आणि मनात डोकावतायत आठवणींचे कवडसे मी खूप आवडते मी खूप आवडते कोण आडवेल या क्षणाला तू दिसावास ही एक गोड आस का बरे होत तुझे भास आणि वाढणारे श्वास तू येशील ही माझ्यासाठी पण खरेच आपण आहोत का एकमेकांसाठी खरंच आपण आहोत का एकमेकांसाठी आणि आपल्याला कॉल येतो आपण कॉल घेतोय खूप खूप स्वागत आहे मॅडम कोण बोलतोय हॅलो स्वागत आहे आपलं माझ्या ओढ या विषयावर ओढ पावसाची धरा युगे युगे पाहते ओढ झिम्माड पावसाची धरा युगे युगे पाहते त्याच ओढीने धावत पाऊस धरा तिथे तुंबन घेते त्याच ओढीने धावत पाऊस धरा तिथे तुंबन घेते आणि या पुढची चारोळी आहे ओढ लागता जीवाला मन सैर होते आणि हिंदोळे घेते खूप छान खूपच सुंदर असे ओढीवरच्या आपण चारोळ्या ऐकवल्यात आपण आमच्या रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ मध्ये कॉल केला त्याबद्दल आपली खूप खूप आवड आणि पल्लवी फडणेस यांना सुद्धा मनापासून खूप सुंदर कविता आमच्या रेडिओ मध्ये पुढे आपल्याला चारोळी येते मला असं वाटतं तीही तुम्ही आपल्याला अरविंद अरविंद मनोहर देशपांडे मीरा रोड जिल्हा ठाणे यांनी आपल्याला ओढ या विषयावरची चारोळी मेसेजद्वारे पाठवलेली आहे तर मी ती सादर करतोय ती लागे ओढ जिवा ती लागे ओड जीवा जरी तुटले बंद सारे प्राक्तन की फळे कर्माची की भौतिकाचे हे पसारे की भौतिकाचे हे पसारे खूप छान अशी ही चारोळी पाठवली त्यांनी खरं वास्तव वा, मांडलेला हो, आहे चारोळी कि कारण प्रा जे आहे हे म्हणजे जे काही घडत आहे का प्रायमाची फळ आहेत असं त्यांना म्हणायचं आहे नक्कीच आणि खूप छान अशी ही आपल्याला पुढे आलेली आहे मी प्राध्यापक व्यंकट सोळंके बरबडा नांदेड या ठिकाण त्यांनी ही कविता पाठव खूप खूप स्वागत आहे कसे ना ओढ अशी आहे किती व्यक्त करायचा प्रयत्न केला तरी ती न संपणार आणि त्याच्यामुळे आमच्या कविताही आणि संपणार आहेत ओढ त्यांच्या कवितेचं नावही ओढच आहे भरकटलेली वाट पावलात अडकते वा। विरहाची अतुरता ओड चालते हरवलेल्या वनात काहूर माजवते हरवलेल्या मनात वनात काहूर माजवते विस्कटलेले स्वप्न ओढ रंगवते हुरहुरती पानगळ वसंत फुलवते हुरहुरती पानगळ वसंत फुलवते शेवट हो कोंबातले भार वाह, सावर क्या बात क्या कोंबातले भार ओढ सावरते म्हणजे ओढीकडं जी ओढ असते त्या ओढीमध्ये ही सुद्धा क्षमता आहे किती सावरू शकते खूप काही म्हणजे खूप चांगली अशी गोष्ट आहे आणि प्रत्येक शब्दामधून प्रत्येक भावातून ओड कशी निर्माण होते हो। हे नक्कीच आपल्याला आपले श्रोता आपल्याला ऐकवण्याचा प्राध्यापक व्यंकट सोळंके सर यांनी खरंच धन्यवाद आणि <coughs> मला असं आणखीन एक चारोडी आहे जी मला खरंच खूप आवडेल वाचायला मचिंद्र पगार नाशिक वरून त्यांनी ही चारोडी पाठवली आहे त्यांचे खूप खूप आभार रंगरूप बदलत जातात बदलत जात माणसाच वर्तन वा रंगरूप बदलत जातात बदलत जात माणसाच वर्तन खर प्रेम बदलत नाही बदलत ते निवड आकर्षण वागळी वा, वा, ओढ आहे निश्चितच निश्चितच कारण त्यांनी वास्तव मांडलेला आहे की बदलत त... म्हणजे खरं जर प्रेम असेल तर ते कधीच बदलत नाही आणि बदलत काय तर आकर्षण आणि बरोबर आहे की सध्या आपण आभासी जगामध्ये भुलून जातो आपण आभासी जगामुळं जी काही अतूट नाते असतात जी ओड असते ती विसरतो आपण आणि त्या नात्यांची नंतर नंतर पानगळ बनत जाते नात्यांना पानगळ हो ना? येते आणि आपण पाहतोय बसते मी एकटीच तुला आठवत अर्धीच वा बसते मी एकटीच तुला आठवत अर्धीच भेट घडवून निघून जातो विचारांचे मनात वादळ सोडून जातो भेट घडवून निघून जातो विचारांचे वादळ मनात सोडून जातो काहूर मनी दाटून जातो चेहरा तुझा उभा अस्तो सदा परत कधी हीच इच्छा मनात अर्ध्यावर मला तू असा दूर जातो ही उदा परून्न कर नशीबाच दोष देवादेम प्रेमच रहता तुला का भय मीसान तुला का भय का वाटते। का वाटते नाते नाते कळावे कळावे हृदया समाजया समाशा एक दिवस इतिहास घड़ एक दिवस इतिहास जग के खूब पसतावना जग तेव खूब पस्तावना पड़ नहीं रह आता तो अपन जा कविता है एक मैसेज आरोप हो, अजय हो, सिंह घाट गेम कोल्हापुरश्चित हो, आस नी फिर ओढ़ जीवा मग ती प्रेमाची असो जीवलगाची असो वा मैत्रीची ओढ आहे ओढ ही ओढच असते निश्चितच सा। एकमेकांच्या साथीच्या अपेक्षा शेवट केलेला आहे त्यांनी की ओढ ही ओढ असते एकमेकांच्या साथीच्या अपेक्षांची म्हणजे आपल्या ही त्यांची जी कवितेमध्ये जी त्यांनी भाव व्यक्त केले की फक्त साथीची अपेक्षा आहे साथ मग ती सुख दुःखात असो ती एकमेकांना आधार हवा असेल तेव्हा असो तर आपल्या श्रोत्या आज काय झालं माहितीये का आज, आज ओढ याच्यावर आपल्याला स्वतःला न बोलता न व्यक्त करता लोकांच्या मनातल्या भावना म्हटलेलं आहे की आज मी खरच की मी माझं काही ऐकवावं आज असं मला अजिबात वाटत नाही कारण कविता आणि चारोळ्याच एवढ्या सुंदर आहेत कि त्या वाचून त्या ऐकून अक्षरशः मी मंत्रमुग्ध झालेलं आणि म्हणूनच पुढची एक खूप छान प्रभाकर पवार कल्याण इथून त्यांनी आपल्याला एक मेसेज पाठवलेला आहे ओढ ह्या विषयावरचा कविता तर त्यांची ती कविता जी आहे ओढ ह्या विषयावरची ती मी सादर करतोय काळ्या अंधारात बसलेली एकटीच काळ्या कुठ अंधारात बसलेली एकटीच कुणी नव्हते सोबती मनात ओढ त्याचीच चंद्र होता आकाशात तिला दिसत नव्हता चंद्र होता आकाशा तित ना जो कुटाशेला आठवली ति आठ पौर्णिमे भेट लो सहज बोले चंद्राच तू गोडो सहजच बोले चंद्राच तू गोड दस अश्रू टपके चंद्र दसतो कसला अश्रु टपके चंद्र दिसतो कसला हाज अमोशा है संगत अंधाराला तरी संगत अंधाराला म्हणजे खूप भारी ही कविता सुंदर एक वेगळ्या वर्णाची सुंदर अशी कविता सुंदर भाव व्यक्त केला आणि प्रभाकर पवार सर यांचे आणि आणखीन एक खूप छान अशी कविता आहे दीपाली गुरव आपली सातारा हो तर तुम्ही सादर करावी नक्कीच कारण मलाही ओढ आहे ओढ ओढ तुला सतत पाहण्याची ंग तुझा, तुझा, तुझा गुत तुझी बननेव तुला अर्पने चीढ़ फुझा सवेर जगह कसे ना ही ओढच करण वेगळी आहे आणि आपण पाहिलं का की शेवटची जी ओळ आहे ओढ फक्त तुझ्या सवय जगायची कारण प्रत्येक माणसाला जर नाती अतूट असतील नात्यामध्ये प्रेम असेल नात्यामध्ये जिवाळा असेल तर जी ओढ असते ना ती ओढ त्या नात्याला घट्टपणे विणून ठेवते नात्याच्या बंधनामध्ये ओढ ओड़, ओढीला अडखवून ठेवलं जातं आणि आपल्याला आणखी एक चारोळी आपल्याला पाठवलेली मेसेजद्वारे वर्षा बालगोपाल चिंचवड पुणे यांनी तर ती चारवळी जी आहे ती मी सादर करतोय भेटीची मग लागली ओढ तीतीची ओढ तुझी होती तुझ्या भेटीची मग लागली ओढ तव प्रीतीची ओढीची ओढीला मिळता जोड ओढीची ओडि। ओढीला मिळता जोड लागली ओढ संगतीची वा आणि मला वाटतं जी आपण हे सगळे ओढी विषयीची जी हे आहे ते आपण हे करतोय पण आपल्या नांदेडच्या एक कवयत्री आहेत माया तळणकर खूप एक कविता संग्रह प्रकाशित आहे ऋण नावाचा तर त्यांनी आपल्याला मेसेज करून त्या ऋण या कविता संग्रहातील ओढ ओढ नावाची एक कविता आपल्याला मेसेज निश्चितच तुम्ही जर ती सादर केली तर मला आणि श्रोत्यांना सुद्धा निश्चितच आवडेल कसं आहे ना मलाही ती ओढ आहे कारण त्याच्यातले जे भाव आहेत ते जेव्हा मी वाचले तेव्हा मला असं वाटलं की ती तुम्हीच छानपणे सादर करू शकता अच्छा निश्चितच खूप विश्वास आहे आणि तो ओढी मध्ये विश्वास आहे त्याच्यामुळे असं म्हणावं कि तू कविता सादर करत मी नक्कीच करणार तर आणि का म्हणालो हे जसे जशी आपण कविता ऐकत जाल वाचत जाल तस तसं आपल्याला कळेल नक्कीच याही कवितेच शीर्षक आहे ओढ माझ्या माहेरच्या वाटेला दोनों wow. बाजुना आंराई मजा ऐसी आमराई गारिमवित चिंस वृक्ष विचारिंपल वृक्ष विचारती माला wow. बे रमली संसारी का सुंदर खुनवितो मदीचलाटनी खुनवितो मदीचलाट बालस्मृतींना घेऊनिधार वाहते सुसाट वा मला आता जमा लागले कारण तुम्हाला एका स्त्री मनाची ज्या मना हो। तर भावना कविता पुढे कंटिन्यू करू नक्कीच पुढं असं लिहिले त्यांनी कि ह्याच पांढऱ्या मातीत कसं गेलं बालपण याच पांढऱ्या मातीत कसं गेलं बालपण मृगाच्या पहिल्या सरीन चिंब भिजल ग मन मृगाच्या पहिल्या सरीन चिंब भिजल ग मन माझा लाडका ग मोती दारी बसूनया राही माझा लाडका ग मोती दारी बसून या राही लेख येईल माहेरी वेशीवर येऊन जाई लेख येईल माहेरी वेशीवर येऊन जाई शेवटच्या दोन सर येता माऊलीची मोहरल माझ मन सर सय येता माऊलीची मोहरल माझ मन तप्त उनच भासल जन पुन वेच चांगन उन्हल चांदना जसं की मी म्हटलं होतं गरजेचे कळले भाव कळले तर माया तळणकर मॅडम नांदेड यांचं ही खूप खूप आभार आणि सर लातूर वरून एक सुरेखा कानड यांची कविता इतिशी चांगली आहे नक्कीच ऐकायला आवडेल तुमच्याकडून तर मॅडमनीस द्वारे ही चारोळी पाठवलेली आहे त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार असावी लागते एवढं सुखाची अशा स्वरूपाची त्यांनी चारोळी कविता आहे प्रेम पाखर हो। हो। त्याच्यात एक वेगळीच ओढा आहे नक्कीच हो। मला असं वाटतं सर तुम्ही आ, मोशी पुणे प्राजक्ता अमृत बोबडे यांनी पठवेली कविता है नकिन वाख लोड़ विषया ओड जी अपनी श्रोत है ओढ जी श्रोत्यांची आपल्या शो करते आहे हे पाहून हे ऐकून खरच म्हणजे मन भरून येतं भारावून जातो आपण किती सुंदर सुंदर कविता आणि चारोळी आपल्याला आणि माझ मी किती भाग्यवान कि मला इतक्या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात आणि इतक्या कविता चारोळी म्हणजे जी ओढ आपण फक्त मनात ठेवतो ती ओढ ती शब्दात मांडतात ती शब्द ऐकताना खरच हा खेळ शब्दांचा हा शो नेहमी नेहमी आपण ऐकत राहूया नक्कीच आणि अमृत बोबडे बोबडे मोशी पुणे hmm. तर पुण्यातून आलेली आहे निश्चितच आणि प्रेमपाखर नावाची त्यांनी कविता पाठवलेली आहे एस द्वारे आपल्याला औचित प्रेमपाखरांची ओळख झाली अवचित प्रेमपाखरांची ओळख झाली न भेटता ही अलवार जवळ आली प्रेमपाखरांच्या मनान भरारी घेतली सहजच मली सहजच मन गुंफल्याने रेशीम गाठ जुळून आली पाखराला चेहरा वावला पाखराला विचार रुजला ओढ पाखरास नित्य राहणार पाखरा विना जगी काय उरणार उरणार पाखरानं पाखरांच्या मनात साथ घातली पाखरानं पाखरांच्या मनात साथ घातली कानातून काळजात प्रतिसादा कानातून काळजात प्रतिसादा ओढ दिली शेवटच्या चार वेळी त्या लिहित मनाच मनाची हितगुज अखंड होत राहणार मनाची हितगुज अखंड होत राहणार प्रेमपाखरांची आयुष्याची सकाळ सदैव प्रेमानेच होणार सदैव प्रेमानेच होणार म्हणजे जसं की मी आपल्याशी बोलत होतो की जर प्रेम असेल तरच ओढ वाढते हो प्रेमाशिवाय प्रेमाशिवाय आणि ती ओढ काय कामाची आहे किंवा कुणाकडे आपलं काम आहे म्हणून स्वतःच्या कामासाठी ओढीनं कुणाकडे तरी जातो तर तसं नाही तर ती जी ओढ असते दोन जीवाची एकमेकांमध्ये जे जी गुंतलेले असतात मन जुळलेले असतात विचार जुळलेले असतात तर ते नातं कोणतंही असो हो तर त्याच्यामध्ये ओढ जी असते निस्वार्थी अड आती आतिशय समर्पक अस जे है ते वर्णन आपले सर्व कवी कवयित्री है अतिशय सुंदर रित अपारोलीम मेसेज द्वारे अपने करता है तर आणखी एक कविता आहे मी आपल्याला सांगतो की ज्यावेळी मागचा आपला शो संपला होता तेव्हा शेवटच्या एक मिनिटामध्ये एक आपल्यासाठी चारोळी आली आणि आपण त्यांची वाचू शकलो आपण त्यांना प्रॉमिस केलं होतं आश्वासन दिलं होतं की पुढच्या शो मध्ये आठवणीने तुमची रवींद्र पिंपळे पुण्यावरून ही चारोळी होती मला नक्कीच आवड वाचायलाही मलाही ती ओढ लागली जाता हात मदतीचा पुढे करावा बंधु भाव मणीधरो हात मदतीचा पुढे करावा बंधुभाव मणीधरुनी क्षणात विरतील शो मध्ये मेसेजद्वारे जोडले गेले आणि एक मला तुम्हाला जी चारोळी आहे ती ऐकवायला निश्चितपणे आवडेल कारण जसं की मी आपल्याला म्हटलं कि ज्यावेळी मन जुळतात ज्यावेळी एकमेकांबद्दल आदर असतो सन्मान असतो प्रेम असतो, त्यावेळी निश्चितपणे एक, एक अनामिक अशी हुरहुर आणि प्रचंड अशी ओढ मनामध्ये लागून राहते तर त्या अनुषंगानं प्राध्यापक संदीप हापसे सर राहणार पाथरे खुर्द तालुका राहोरी जिल्हा अहमदनगर इथून त्यांनी मेसेजद्वारे आपल्याला एक चारोळी पाठवलेली आहे त्यांची चारोळी सादर करतोय ओढ तुझ्या भेटीची सतत मला भासते ओड बेटीची सतत भासते, एशील कधी तू एवढी एकच मनी आशा दाटते एकच मणी आशा दाटते तर आपण पाहिलं ना कि ओढ जे आहे जसं की मी आपण चर्चा करत होतो कि एक हुरहुर असते आण एक विरह असतो एक काळजी असते आपण पाहतो की सकाळी कुणीतरी कामानिमित्त बाहेर गेलेला असतात त्यांची येण्याची वेळ जी असते ती एक पाचशी सहाची काहीतरी ऑफिस टाईम संपल्यानंतर असत आणि जेव्हा जरा जरी उशीर झाला तर आपल्या मनाला एक प्रकारची लागून राहते हो, आणि आपल्याला ओढ लागते की कधी आपण त्या व्यक्तीला सामोरी बघावं तो कुठं असेल काय करत असेल त्याचं काय झालं असेल आणि ही जी काही ओढ ही जी काही आकर्षण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ही ही ओढ हे एकमेकांच्या नात्यामधलं जे प्रेम आहे ते प्रेम दृढ करण्यास त्या प्रेमाची जी रेशीम गाठ आहे ती रेशीम गाठ जी आहे ती घट्टपणे बांधण्यामध्ये आपल्याला काय वाटतं त्याच्या मी तेच आता म्हणणार होते तुमच्या मनातल्या भावना ज्या आहेत जसं मी आता तुमच्याशी बोलते किंवा मी तुम्हाला पाहते सुद्धा आहे हो, हो. खूप छान प्रकारे निश्चितच त्या शब्दामध्ये व्यक्त होत कारण ओढ जस कि तुम्ही मला म्हंटले <laughs> मा, होते की एखाद्या गोष्टीची ओढ असेल तर निश्चितच आपण त्याच गोष्टीवर बोललो तर खरच ती मनापासून होते आणि मला असं वाटतं की काय वाटतंय सर तुम्हाला आणि मला असं वाटतं की जसं की मी मग पासून एक म्हणजे मला खूप इच्छा होते कि एवढ्या सगळ्या सुंदर सुंदर कविता आणि चारोळी ज्या आहेत त्या मी ऐकून मला सुद्धा असं मनापासून वाटत थोडस करावं कारण आज मला संदेज, संदेज संदेज <laughs> तरी सुद्धा छान संधी मिळणार आहे पण तेव्हा जेव्हा मी एक छान अशी एक लास्टची आपल्याला आलेली ला आजच्या शेवटच्या मेसेज मधली विजया पाटील नवापोर त्यांनी पाठवलेली चार कि किती लागली या ओढ पारी जात बघताना प्रेम फुलल्या परिमळत्व घेताना तर सुंदर सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे मॅडमनी तर आपले खूप खूप आभार की आपण चारोळी शो मध्ये आणि जस की मी म्हणत होतो की आज थोडस म्हणजे मला संधी कमी मिळाली पण मी खूप खूप आनंद झाला मला पण तरी सुद्धा संधी मिळाली नाही <laughs> याच दुःख नाही पण आता संधी मिळतीये याच सुख मानव सुख मानतो आणि मी माझं भाग्य मानून तर नाही भाग्य असं म्हणता ये नाही पण आपण श्रोत्यांना ऐकलं आपण कवि कवयत्रीना ऐकलं ओढ आणि मला मला एक कविता ऐकवावीशी वाटते सर्व श्रोत्यांना तर मलाही ओढ लागलेली आहे की कधी मांडताय माझ्यासमोर नव्हतेच जे कधी माझे ते नव्हतेच जे कधी माझे ते मला मिळावे असा हव्यास कशाला वा नव्हतेच जे कधी माझे ते मला मिळावे असा हव्यास कशाला कितीदा जाणवले तिचे गुंतलेले श्वास किती दहा जाणवले तिचे गुंतलेले श्वास तरी तिला मिळवण्याचा ध्यास कशाला किती दहा जाणवले तिचे गुंतलेले श्वास तरी तिला मिळवण्याचा ध्यास कशाला जुन्याच नात्यात कैकदा जाणवतो ओलावा जुन्याच नात्यात कैकदा जाणवतो ओलावा तरी स्वप्नांच्या हिंदोळ्यावर प्रेमाचा मला भास कशाला प्रेमाचा मला भास कशाला निसीम प्रेम करावे लागते देऊन सर्वस्व वासिम प्रेम करावे लागते देऊन सर्वस्व रोजचीच वेदनेची जीवनात आरास कशाला रोजचीच वेदनेची जीवनात आरास कशाला शब्दांना अहंकाराचा दर्प सुटतो हो। वा शब्दांना अहंकाराचा दर्प सुटतो ओळीत सांत्वनेचा ओळीत सांत्वनेचा मिजास कशाला ओळीचं सांत्वनेचा मिजाज कशाला म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जसे आपण आहो जसे जसं आपला स्वभाव आहे कि किंवा जसं काही आपल्याला वाटतं तर आपण जसं आहोत तसं लोकांसमोर प्रेझेंट व्हावं सादर व्हावं म्हणजे आपण जे आहे ते आपण स्वतःला काही असं डेकोरेट करून किंवा आपण स्वतःला नाही लपत कारण ती आतली ओढ एक दिवस ती शब्दांमध्ये किंवा कवितेमध्ये मधून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने ती बाहेर नक्की येते गद्य किंवा पद्य निश्चितच आणि आपण सुद्धा पाहतो की जेव्हा आपण मनातले भाव आणि ओढ जी आहे जे जेव्हा आपण लिहितो किंवा मांडतो तर त्याचं कसं आहे त्याची सुनी जी कि शब्दात भाव असले तरच ओढ वाटते शब्दात भाव असले तरच ओढ वाटते नाहीतर झुरून डोळ्यात पापणी आड पाणी दाटते नाहीतर झुरून डोळ्यात पापणी आड पाणी दाटते तर कारण कसं असत की ओढ जी आहे ही ओढ आपली आणि श्रोत्यांची आपल्या रेडिओची आणि श्रोत्यांची कवी कवयित्रीची ही ओड, हे प्रेम असंच आपल्या शोवर कायम राहावं अशी आपण अपेक्षा निश्चितच बाळगूया निश्चितच आणि म्हणून माझ्या प्रत्येक शो मध्ये एक वाक्य असतं हो। जो विषय आपण घेतो ज्या विषयावर आपण गप्पा मारतो एन टॉपिक ही ओढ न संपणारी आहे ही ओढ अशीच कायम राहणारी आहे हा फक्त एक प्रयत्न होता ही एक फक्त आमची सुरवात होती सुरुवात होती चर्चा होती आणि अशीच चर्चा होती कि आपण सर्वांनी आपण स्वतःला प्रेझेंट करावं आपली सादरीकरण करावं कॉल करावे मेसेज करावे आणि आपण जेव्हा तेजस्विळ वाट पाहत आणि मलाही आज त्या घड्याळची ओढ नव्हती आज मला ओढ होती ती आपल्या लिस्नरशी त्याच्यामुळे तर मी आज त्या घड्याळला दुर्लक्ष केलेलं आहे जे की म्हणून माझं ना कैलासजी की त्याच्याशी नेहमी भांडण होत याच एकाच माझं भांडण होत परंतु आपल्याला काही वेळेच बंधन आहे निश्चितच पण ही ओढ कधीच न संपणारी आहे मला आणखी एक श्रोत्यांना सांगावं असं वाटतंय की हा जो हा खेळ शब्दांचा मी अर्ज केला असं मी आर्ज तेजस्वी हा जो आमचा लाईव्ह शो आहे हा दर रविवारी दोन ते ती तीन या दरम्यान लाईव्ह शो असणार आहे आपण याच्यामध्ये एस एम एस आणि कॉलद्वारे जोडू शकता आणि शो मध्ये जो शब्द आहे ज्या शब्दांशी आपण सगळेजण खेळणार आहोत तो शब्द स्पर्श असा आहे वापर्श आपण सर्वांनी मला कॉल मेसेज करावे आमच्या आपल्या कॉल मेसेज आणि या शब्दाचा थोडा विचार करावा आणि काय आहे तुमच्या भावना सारोळी कवितेतून किंवा गाण्यातून व्यक्त करू शकता रविवारी तो पर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम आणि मी आर्जे कैलास आणि मी आर्जे तेजस्वी मी दोघ आपली रजा घेतोय धन्यवाद निश्चितच आनंदी राहा आनंद लोटा